सर्ग प्रबुद्ध प्रबुद्धली म्हणाली देवी प्राणी मरण कसा पावत आणि पुन्हा जन्माला कसा येतो याचे थोडक्यात पण चांगले वर्णन करून तू मला सांगितलेस परंतु त्याचा अधिक विस्तार करून मला सांग म्हणजे माझ्या चित्तातील संसार विषयक वैराग्य त्यामुळे अधिक वृद्धिंगत होऊन माझ्या बोधाचीही वृद्धी होईल सरस्वती देवीने म्हटले बाळे लिले पूर्वे वर्णन करून सांगितल्याप्रमाणे शरीरातील नाड्यामधून वाहणाऱ्या वायूचा प्रवाह बंद पडला आणि स्वाभाविक क्रिया अगदी बिघडून गेली म्हणजे अंतकरणोपाल होते आणि त्याबरोबरच शरीरातील चेतनाही नष्ट होते आता वास्तविकरित्या पाहू गेले तर चैतन्य हे शुद्ध आणि नित्य असल्यामुळे ते कधी उत्पन्न होत नाही आणि त्याचा कधी नाशही होऊ शकत नाही ते शुद्ध चैतन्य स्थावर जंगमात्मक वस्तूमध्ये आकाश पर्वत अग्नी वायू इत्यादी पदार्थांमध्ये आपल्या नित्यस्वरूपाने स्थित असते परंतु केवळ वा, वायूची गती प्रतिबद्ध झाल्यामुळे चित्ताचा स्पंद अजिबात बंद पडतो तेव्हा देह मरण पावला असे लोक म्हणतात त्यावेळी त्या देहाला जड हे न प्राप्त होते अर्थात मरण हा धर्म देहाला आहे आत्म्याला नाही अशा रीतीने देहाचे श बनले शरीरात खेळणारा वायु आपल्या महावायूत लीन झाला आणि प्राणवायू प्राज्ञात अंतःकरणाची उपाधी लीन झाल्यामुळे वासनाने युक्त असलेला जीव आत्मतवामध्ये राहतो जीवात्मा हा वस्तुत परमात्मा असल्यामुळे देह मरण पावल्यानंतर तो परमात्म्यामध्येच असतो परंतु वासनाने युक्त असल्यामुळे अणुस्वरूप धारण करणारा तो जीवात्मा मुक्त झाला आहे असे म्हणता येत नाही यासाठीच त्याला जीव हे नाव दिले जाते लिले तुझ्या पतीचा जीव जसा अंतःपुरातील शवाकाशातच आहे तसा देहाचा त्याग केल्यानंतर प्रत्येक जीव तेथील आकाशातच असतो व्यवहारी लोक देह मृत झाल्यानंतर त्या देहाला प्रेत ही संज्ञा देतात पण वास्तविक जीव हा कोठेच जात वा येत नाही आता या ठिकाणी तुला अशी शंका येईल की आत्मा जर हा जर आहे तर तो वासनाने युक्त होतो कसा तर याचे स्पष्टीकरण असे की फुलातील सूक्ष्म परमाणू वायूशी तादात्म्य पावतात त्याप्रमाणे वासना आणि चैतन्य यांचे अविद्येमुळे तादात्म्य झालेले असते त्यामुळे सुगंधाने युक्त असलेल्या वायूप्रमाणे वासनाने युक्त असलेले जीव चैतन्य परमात्म्यामध्ये स्थित असते जीव हा जेव्हा प्रा देधिकांचा त्याग करून परलोक गमनादी क्रिया करण्यात गुंतलेला असतो तेव्हा त्या क्रिया वास्तविक होत असतात आणि तो गोठे बाहेर जात असतो असा त्याचा अर्थ नाही तर स्वप्नातील स्थितीप्रमाणे तो जीवात्मा वासनामय नानाविध लोक निर्माण करतो आणि त्यात आपल्या निरनिराळ्या संकल्पानुसार निरनिराळे आकार निर्माण करून त्यांच्याशी रममाण होत असतो अशी वस्तुस्थिती आहे आता आत्मस्वरूपावरील अध्यासाचा हा क्रम कसा असतो हे मी तुला सांगते ज्या ठिकाणी जीव पूर्व देहाचा त्याग करतो त्याच ठिकाणी तो असतो आणि मरण काळची मूर्छा नाहीसे झाल्यानंतर पूर्वजन्मातील संस्कारानुरूप स्मरणयुक्त होऊन त्याला आपल्या नव्या संकल्पाप्रमाणे नवा देह तेथे दिसू लागतो आता या ठिकाणी तू कदाचित असा प्रश्न विचारशील की अत्यंत अल्प अशा मरण प्रदेशात दुसऱ्या देहाचे अस्तित्व कदाचित संभवित पण दूर प्रदेशे गमन करणे अनेक विस्तृत प्रलोकामध्ये वास करणे वगैरे गोष्टी त्या लहानशा प्रदेशात संभवतील तरी कशा एवढ्या विस्तृत प्रदेशांचा समावेश त्या लहानच्या जागेत होऊ शकणार कसा पण यावर उत्तर हेच की आकाश आकाशातील चंद्र सूर्य तसेच पृथ्वी यानी युक्त असलि कोट्याही ब्रह्मांडे एकाच वेळी प्रवेश करू लागली तरी त्यांचा समावेश आत्मात सहज होऊ शकतो ही सर्व प्रत्यक्ष ब्रह्मांडे मरण प्रदेशाच्या लहानशा जागेत समाविष्ट होऊ शकणार नाहीत हे तुझे म्हणणं बरोबर आहे परंतु आत्मा अनंत असल्यामुळे आणि मायेमध्ये अघटित घटना निर्मिण्याचे सामर्थ्य असल्यामुळे हा सर्व प्रपंचा भास मृतपुरुषाच्या आत्म्यामध्ये होण्यास काय हरकत आहे आत्म्यामध्ये हा सर्व भ्रम उत्पन्न होत असताना त्यामुळे आत्म्याच्या केवलत्वाला बाध येऊ शकत नाही लिले मरणाऱ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या कर्माच्या अनुरोधाने त्यांची भिन्न भिन्न गती कशी होते ते मी तुला आता सांगते ते नीट आहे मृत झालेल्या जीवांच्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे त्यांचे सामान्य पापी मध्यम पापी स्थूल पापी तसे सामान्य पुण्यवान मध्यम पुण्यवान आणि उत्तम पुण्यवान असे सहा प्रकार असतात त्यामध्येही पुन्हा दोन तीन भेद होऊ शकतात एखादा मनुष्य काही काळ पर्यंत सामान्य पापी असतो आणि नंतर तो सामान्य पापीच राहतो किंवा अत्यंत घोर पातकेही करतो पातकासंबंधीची जी स्थिती तीच पुण्यासंबंधीही असते प्रथम महापातकी अशा मनुष्याची मृत्यूनंतर काय स्थिती होते ते मी तुला सांगते ज्याने सर्व जन्मात अत्यंत घोर अशी पातके केलेली असतात असा मनुष्य एक वर्षपर्यंत मूढ स्थितीत राहून मरण काळच्या मूर्छेचे दुःख अनुभवतो पाषाणाच्या हृदयाप्रमाणे त्याचे हृदय त्यावेळी शून्य झालेले असते पुढे त्या मूर्छेतून जागा झाल्या आपल्या मलिन वासनासून उत्पन्न झालेल्या निय दुःख दीर्घकाला योनीतून दुसरीत आणि दुसरीतून तिसरीत अशा रीतीने हजारो योनीतील असह्य यातना आणि क्लेश भोगल्यानंतर एखाद्या वेळी त्याचे डोळे उघडतात आणि विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न होऊन संसार रूपी स्वप्नभ्रमातून नमुक्त होतो परंतु कित्येकांची पातळी इतकी भयंकर असतात की मरण काळची मोर्छा संपल्यानंतर ते वृक्ष पाषाण वगैरे जड वस्तू होऊन त्या जड स्थितीतील शेकडो दुखे अनंत कालपर्यंत भोगतात आणि नंतर आपल्या नीच वासनानुसार घोर नरकातील भयंकर वेदनांचा अनुभव घेता घेता अखेर भूतलावरील निनियाळा योनीमध्ये जन्माला येतात आता जो दुसऱ्या प्रकारचा म्हणजे मध्यम पापी असतो तो मरणरुपी मोहाचा अनुभव घेतल्यानंतर थोडा वेळ पाषाणाप्रमाणे जड स्थितीचे दुःख भोगतो नंतर थोड्या वेळाने वे किंवा तत्क्षणी जागृत होऊन पशुपक्षादी योनीमधून क्रमाक्रमाने फिरता फिरता अखेर मरते लोकात मनुष्यादी योनीत प्रवेश करतो आता जो स्थूलपातके असतो तो मरण पावताच स्वप्न किंवा मनोराज्य यांच्याप्रमाणे आपल्या वासनेनुसार नवा देह निर्माण करून त्यात प्रविष्ट होतो पापी जीवांची स्थिती अशा तऱ्हेची होत असते जे महापुण्यवान पुरुष असतात ते मरण पावताच आपल्या पुण्य प्रभावाने स्वर्ग किंवा विद्याधरांचे नगर कल्पनेने निर्माण करून त्या ठिकाणचा सुखांचा आस्वाद घेतात त्यानंतर आपल्या इतर पुण्यात्मक संस्काराची फळे भोगण्यासाठी भौमस्वर्गातून अर्थात इलावृत्त किमपुरुष वगैरे भूतलावरील पवित्र स्थानामध्ये जन्म घेतात अशा रीतीने आपल्या उत्तम पुण्याची फळे भोगल्यानंतर अखेर भरतखंडातील अत्यंत पुण्यवान आणि श्रीमान मनुष्यांच्या कुळात जन्माला येतात जे मध्यम पुण्यवान असतात ते स्मृतिमोहाचा अनुभव घेतल्यानंतर आकाशात वायुरूपाने राहतात नंतर किन्नर किंपुरुष यक्ष वगैरेची कामसंचारी रूपे धारण करून नंदनवनात चैत्ररथवनात वगैरे वनामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी आपल्या पुण्यकर्माची फले भोगून नंतर वायू पर्जन्यवृष्टी यांच्याद्वारा ब्रीही यव वगैरे धान्य चिरतात तेथून कर्मानुसार ज्या कुलात त्यांना जन्म घ्यायचा असेल त्या कुलातील पुरुषांच्या शरीरात अन्न रुपाने प्रविष्ट होऊन रेताचे रूप पावतात अखेर स्त्रीच्या उदरात जाऊन कालांतराने पुन्हा मनुष्याचे शरीर धारण करून जन्मतात सामान्य पुण्यवान पुरुषांची स्थिती जवळजवळ अशीच पण किंचित कमी सुखाची होत असते सारंश मृत पुरुष मरणरुपी मोर्छेचा अनुभव घेतल्यानंतर क्रमाक्रमाने किंवा एकदम अशा तऱ्हेच्या सुखदुखांचे भोग पापल्या कर्मानुसार भोगतात आता मरणोत्तर हे जीव कोणकोणत्या विशिष्ट स्थितीचा आपल्या आत्म्यावर अभ्यास करत असतात ते मी लिले तुला सांगते प्रथमता आपण मेल आहोत अशी त्याची भावना होते नंतर आपल्या आपण बारा दिवसात पिंडदानादी क्रिया केल्यामुळे आपण शरीरधारी झालो आहोत असा त्यांचा समज होतो पुढे तेराव्या दिवशी करण्यात आलेल्या पाथेय श्राद्धामुळे आपण संतुष्ट झालो आहोत आपल्याला यमलोकात घेऊन जाण्यासाठी हे यमाचे दूत आले आहेत किंवा आणि आपण त्यांच्याबरोबर त्या लोकात चाललो हो, आहोत असे त्यांना वाटू लागते जे पुरुष महान पुण्यात असतात त्यांना वाटेत जातानाच त्यांच्या पुण्याईमुळे रमणीय उद्याने उत्तमोत्तम विमाने यांच्यापासून मिळणारे दिव्य सुख प्राप्त होते तसेच जे अधंपातकी असतात त्यांना त्यांच्या दुष्कर्मामुळे बर्फाच्छादित प्रदेश काटेकुटे खासखळगे ज्यात तीक्ष्णधारेची शस्त्रे सर्वत्र पसरलेली आहेत अशी आरण्ये यामधून प्रवास करण्याचा प्रसंग येऊन त्यांना मार्गात असह्य क्लेश भोगावे लागतात जे मध्यम पुण्यवान अपना मार्ग सुखकर आहे वाटे दोनों बाजूं हिरवेगार गत है मार्ग वृक्ष पसरली सुंदर विहिरी है हा पहा मी यमलुका सारो आहे हा पहा यमराज ये आसना विराजमान यमसभा चित्रगुप्ताधिकाकपुण्यं निवाड़ा जता है अशा ते अनुभव सामान्य पुण्यवान पुरुषाला प्रत्येक प्राणी आपापल्या भिन्न भिन्न वासनावर भिन्न भिन्न संसाराचा आत्म्यावर आरोप करीत असतो या संसारात जीवाला जे जे पदार्थ आचार किंवा अर्थक्रिया अनुभवास येतात त्या त्या सर्व स्वप्नातील स्थितीप्रमाणे अनुभवास येत असतात आणि प्रत्येकाचे स्वप्न निरनिराळे असते त्याप्रमाणे प्रत्येकाला प्रतीत होणारी संसाराची ही सुद्धा भिन्न भिन्न असते परंतु हा विचार स्वप्नदृष्ट्या भ्रमदृष्ट्या झाला आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिले असता देश काल क्रिया यांच्या दीर्घतेमुळे भासणारा हा अखिल प्रपंच आकाशाप्रमाणे शून्य असून त्या रूपानेही ज्ञानस्वरूप आत्माच स्थिती आहे तदव्यतिरिक्त काही नाही यमाने आज्ञा केल्यावरून आपल्या कर्माची के फळे भोगण्यासाठी मी स्वर्गात किंवा नरकात जात आहे स्वर्गातील किंवा नरकातील फळे भोगल्यानंतर मी निळा योनीत प्रवेश करीत आहे मी आता मनुष्य योनीत आलो आहे अशा तऱ्हेचे निनिराळे अनुभव जीवाला येतात मनुष्य योनीत आल्यानंतरही जेव्हा आपल्या उत्पत्ती संबंधाने जो शोध करू लागतो तेव्हा श्रुती स्मृती पुराण ग्रंथाच्या अवलोकनाने मी प्रथम धान्याचे बीज झालो नंतर क्रमाक्रमाने अंकुरादी रूपे धारण करता करता शेवटी प्रत्यक्ष धान्य झालो हे ज्ञान त्याला होऊ लागते कारण जेव्हा जीव धान्याच्या बीज रूपाने असतो तेव्हा त्यांची इंद्रिये जणू गाढ निद्रित अर्थात अव्यक्त असतात त्यामुळे त्यावेळच्या स्थितीचे ज्ञान त्याला त्यावेळी होऊ शकत नाही तर ते पुढे मनुष्यजन्मातच होते अशा रीतीने धान्य रूप पावलेला जीव अन्नाच्या रूपाने पुरुषांच्या शरीरात प्रवेश करतो पुढे क्रमाक्रमाने अन्नाचे रेत तयार होते आणि ते रेत स्त्री गर्भात वाढू लागते अखेरीस गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर आपल्या मातेच्या उदरातून जीव हा मनुष्य लोकात प्रवेश करतो ही सर्व स्थिती पूर्वकर्मानुसार होत असते आणि मनुष्य जन्मात आल्यानंतरही त्याची जी बरी वाईट स्थिती निर्माण होते तिचेही कारण जीवाचे प्रा कर्मच अर्थात मनुष्याची भावी स्थिती कशीही असो बाल्यावस्थेत त्याची आकृती अतिशय आकर्षक असते नंतर हळूहळू त्याला यवनादेशा प्राप्त होते यावेळी त्याच्या चेहऱ्यावर तारुण्याचे तेज झळकत असते चित्तात मदन आपला प्रभाव गाजवत असतो नंतर कालांतराने मनुष्य वृद्ध होतो आणि कमलावर बर्फ कोसळल्यामुळे ते विकल होऊन जाते त्याप्रमाणे वार्धक्याचा पगडा मनुष्यावर बसून त्याच्या मुखकमलावरील तारुण्याचा तजेला नाहीसाहून त्याचे मुख म्लान आणि निस्तेज होते महातारपणी तर शरीरात अनेक व्याधी उत्पन्न होऊन जीवाला अतोनात यातना सोसावी लागतात पुढे मरणरुपी क्रमाक्रमाने त्याच्यावर आपला अंमल गाजवू लागते मनुष्याचा देह मरण पावल्यानंतर आप्तबांधवाने त्याला दिलेल्या पिंडामुळे मृत्यूरूपी निद्रेच्या स्थितीत त्याला नवा देह प्राप्त होत असल्याचा अनुभव येतो त्या देहाने तो यमलोकाला जातो आणि तेथून निनियाळ्या यवनीत भ्रमण करण्याचा क्रम पुन्हा पूर्ववत सुरू होतो अशा रीतीने हे जन्ममरणाचे अनाथी चक्र असून त्या चापडलेले जीव स्थिती प्राप्त होईपर्यंत एकसारखे भ्रमण करत आणि पुन्हा पुन्हा संसारातील भयंकर दुःखे भोगत राहतात हा सर्व संसारभ्रम जीवांच्या वासनामुळे चिलाकाशात भासतो पण आत्मा हा चिद्रूप असल्यामुळे हा संसाराचा भ्रम त्याला वास्तविक पाहू गेल्यास भ्रमवू शकत नाही प्रबुद्धली म्हणाली देवी तत्वमसी या महावाक्यातील स्वम या पदाचा अर्थ लक्षणेने जीव असून त्याच्या ठिकाणी भ्रांती उत्पन्न होणे संभवनी असल्यामुळे त्याच्या अध्यारोपाचा जो क्रम तू सांगितलास तो ठीक आहे पण तत् शब, या शब्द या पदाचा अर्थ लक्षणे ईश्वर हा असून त्याच्या ठिकाणी जगताचा अध्यारोप होऊन हा संसारभ्रम कसा उत्पन्न होतो हे मला पुन्हा सांग माझ्या ठाई बोध वृद्धिंगत व्हावा यासाठीच हा प्रश्न मी तुला विचारते आहे श्री सरस्वती देवी म्हणाले वत्से हे पर्वत ही वृक्ष ही पृथ्वी हे आकाश वगैरे सर्व वस्तू परमार्थ झन ब्रम्हरूपच आहेत ईश्वर हा सर्वात्मक असल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जशा जशा तऱ्हेची कल्पना करतो तसा तसा तो भासू लागतो परंतु हा भास ईश्वराला होत नाही असत्य वस्तू सत्य आहेत असे वाटणे याला भ्रम म्हणतात परंतु आपल्या मायेने जगताचा अध्यारोप कल्पित करणारा ईश्वर हे जग आत्मस्वरूपाने पाहत असल्यामुळे जगताचा अध्यास सत्य आहे असा भ्रम त्याच्या ठिकाणी उत्पन्न होणार कसा स्वप्नातील पुरुष ज्याप्रमाणे निनिळ्या पदार्थांची कल्पना करतो त्याप्रमाणे ईश्वराने आपल्या संकल्पाने सृष्टीच्या प्रारंभी प्रजापती रुपाने जशी जशी कल्पना केली आहे त्या रूपाने रुपाने तो अद्याप पावित्र भासत आहे सृष्टी उत्पन्न करण्याचा जो प्रथम स्पंद त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला तो पुढे निर्माण होणाऱ्या पदार्थांचे बिंब आहे अर्थात आजपर्यंत जे जे पदार्थ उत्पन्न झालेले भासत आहेत ते त्याच्या स्पंदाचीच प्रतिबिंब होत ज्या प्राण्यांच्या देहामधील पोकळीमध्ये वायूचा प्रवेश होऊन अवयवांची चालना होते त्यांना जंगम असे म्हणतात आणि सृष्टीच्या आरंभापासून जंगमा संबंधाने अशीच स्थिती अव्याहत चालू आहे आता वृक्षपाशनादी वस्तू सचेतन असूनही त्यांच्या ठिकाणी हालचाल नसल्यामुळे त्यांना स्थावर ही संज्ञा दिली जाते चिदाकाश रूपी ईश्वर ज्या कल्पना निर्मित अंशामध्ये ज्ञानशक्तीचा उदय करतो त्या अंशाला सचेतन असे म्हणतात प्रतिबिंब रुपाने जीव होते आणि नंतर स्थूल स्थूल शरीरात प्रवेश करून वृत्तीद्वारा बुद्धीला नेत्राधी इंद्रियात नेते पुढे बाह्य विषयापर्यंत पसरून त्यांच्याशी व्यवहार करते आता या ठिकाणी तू सहसा असेही म्हणशील की बुद्धिरूपी उपाधी मध्ये प्रतिबिंब रूपाने जीव प्रवेश करतो असे न मानता नेत्रादी इंद्रिय समूह चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्थ असल्यामुळे तो जीव बनवून सर्व व्यवहार करतो असे मानायला काय हरकत आहे या प्रश्नाला उत्तर असे की चैतन्याच्या ठिकाणी जगातील सर्व वस्तू आरोपित झालेल्या असल्यामुळे त्या सर्वच जीव होऊ लागतील परंतु घटादे पदार्थ अशा रीतीने व्यवहार करताना आपल्याला कधी दिसत नाही अर्थात बुद्धीत प्रतिबिंबित झालेला जीवच व्यवहार करतो असे मारणे भागच आहे आता ईश्वरने तरी बुद्धि बुद्धीमध्ये प्रवेश करून जीव का व्हावे अशी शंका तू विचारशील पण त्याचे उत्तर असे आहे की जगातील सर्व वस्तूमधील शक्तीची व्यवस्था लावणाऱ्या ईश्वराने आपल्या संकल्पाने तशीच नियती ठरवली आहे आकाशात शून्य शक्ती भूमीमध्ये सर्वांना धारण करण्याची शक्ती आणि त्या जलामध्ये समाधान देण्याची शक्ती असावी असा संकल्प ईश्वराने केल्यामुळे त्या त्या वस्तू त्या त्या शक्तीने युक्त असलेल्या जीवांना भासत असतात सारांश अशा रीतीने जंगमाची जंगम, जंगम रूपाने आणि स्थावरांची स्थावर रूपाने भावना करीत तो सर्वात ईश्वर सर्वांच्या शरीराने युक्त असलेला भासत आहे या जगात जे जंगम प्राणी ते ईश्वराच्या संकल्पाने आपण जंगम आहोत अशा बोधाने प्राणी आधीसर्गापासून अद्याप भास होत आहेत तसेच वृक्ष पाषाण गवत वगैरे वस्तू स्थावर दिसाव्या अशा तऱ्हेचा ईश्वराचा संकल्प असल्यामुळे त्या आस्तागत आस्ताग आहेत आहे, तशाच तस्या, तस्या, म्हणजे जड दिसत परंतु लीले, विश्वातील जडचेतना मी सांगितले ते अध्यारूपाच्या दृष्टीने सांगितले पण परमार्थ दृष्ट्या स्थावर जंगम सचेतन अचेतन वगैरे भेदभावनांना वास्तविक अस्तित्व नाही सृष्टीकाळी हे भेद खरोखर उत्पन्न झालेले नाहीत स्थिती काळी जगातील पदार्थ जातामध्ये भासणारे भिन्नता खरी नाही आणि प्रलयकाळी सुद्धा या भेदांना सत्यता नाही कारण सद्वस्तू मध्ये आपल्या भेदांना अवकाश मिळणार असा प्रश्न प्रत्यय तरी का यावा तर यावर उत्तर असे कि प्रत्येक चैतन्यामध्ये अविद्येमुळे अध्यस्थ झालेल्या बुद्धीने हे सर्व भेद कल्पित केलेले आहे समष्टी बुद्धीच्या कल्पनेमुळेच वृक्ष पर्वतादि पदार्थांना आपण स्थावर आहोत असे भासते स्थावर वस्तू मधील उपाधींच्या योगाने प्रत्येक चैतन्यामध्ये मी स्थावर आहे असा संकल्प उत्पन्न होतो आणि त्यामुळे इतर प्राण्यांच्या बुद्धीमध्ये तशाच तऱ्हेची भावना उत्पन्न होऊन स्थावर वस्तू त्यांच्या व्यवहाराचे विषय होतात आणि स्थावर वस्तूंचे जडत्व दर्शित करण्यासाठी वृक्ष पर्वत वगैरे शब्द वापरले जातात जी स्थावर पदार्थांची स्थिती तीच जंगम प्राण्यांची कृमी कीटक पतंग वगैरे प्राण्यांमध्ये जे प्रत्येक चैतन्य असते त्याच्या भावनेनुसार त्यांची बुद्धी बनते आणि त्याप्रमाणे निरनिराळ्या नावाने त्यांचा व्यवहारात उल्लेख केला जातो ज्याप्रमाणे उत्तर आणि दक्षिण समुद्राच्या तीरावर राहणारे लोक परस्पराहून अत्यंत दूर असल्यामुळे परस्परांचे व्यवहार येतकिंच काही जाणत नाहीत त्याचप्रमाणे जगातील सर्व स्थावर जंगम वस्तु जेव्हा प्रत्येक चैतन्याशी तद्रुप असतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी संघ शक्तीने करायचा झाल्यास प्रथम तसा संकेत करावा लागतो ज्याप्रमाणे शिळेच्या आत आणि बाहेर असलेल्या बेडकांना आपापल्या पुरतेच ज्ञान असते म्हणजेच आतील बेडक बाहेरच्याना आणि बाहेरच्या आतल्यांना जाणत नाही परंतु ते सर्व जेव्हा एकत्र जमतात तेव्हा शिळेच्या आतले आणि बाहेरचे असा भेद उत्पन्न होतो याच न्यायाने चिद्रूप ब्रह्मामध्ये असत जड वायू आकाश वगैरे कल्पना समष्टी चित्ताच्या संकल्पामुळे संभवतात आणि त्यामुळे प्राण्यांचा परस्पराशी काल्पनिक व्यवहार होऊ शकतो प्रलयकाळी मायेमध्ये सर्वात्मक आणि सर्वव्यापक व्यापक समष्टी चित्त सृष्टीच्या आरंभी चिदाकाशरूपाने ज्या ज्या तऱ्हेचे संकल्प करते त्या त्या तऱ्हेचे पदार्थ भासमान होऊ लागतात आणि ते कल्पांतापर्यंत टिकतात स्पंद हा वायूचा धर्म अशी संकल्पना ईश्वराने सृष्टीच्या आरंभी केली असून वायूचा तो धर्म अद्याप कायम आहे ज्या पोकळीची ईश्वराने कल्पना केली तिला आकाश म्हणून उल्लेखात आणि त्या पोकळीमध्ये जी स्पंद कल्पना केली तिला वायू हे नाव दिले जाते सर्व वस्तूमध्ये जी हालचाल होताना दिसते तिचे कारण हा वायूचा आहे अखिल स्थावर जंगम पदार्थामध्ये सर्व व्यापी असते परंतु ज्याप्रमाणे शुष्क झालेले गवत किंवा वृक्षांची पाने वायुने हलताना दिसतात त्याप्रमाणे जंगम वस्तू प्राणवायूची हालचाल व्यक्त रुपाने दिसते आणि स्थावर पदार्थात तशी दिसत नाही हाच काय तो स्थावर जंगम वस्तूमध्ये फरक आहे सारांश या भ्रांतिमयी विश्वातील पदार्थ परमात्म्याच्या संविधेचे अंश असून आदिसर्गामध्ये हिरण्य गर्भरूपी समष्टी मनाकडून त्यांच्याबद्दल जशी भावना करण्यात आली आहे तदनुसार जगातील पदार्थ सक्रिय किंवा निष्क्रिय बनले आहेत ही नियती आदिसर्गापासून अद्यापपर्यंत अबाधित राहिली आहे विश्वातील याचीआयवत पदार्थ असत्य असून जीवांच्या भावनेमुळे सत्य कसे भासतात याचे येथवर वर्णन करून मी तुला सांगितले पंडिले, डिले हा पहिलाच विदुरथ राजा मृत झालेला असून तुझ्या पतीच्या म्हणजे पद्मराजाच्या पुष्पांच्या राशीत झाकून ठेवलेल्या शवात प्रवेश करण्यासाठी चालला आहे असे वाटते प्रबुद्धली म्हणाली देवी हा राजा शिवमंडपात कोणत्या मार्गाने जात आहे हे पाहण्यासाठी आपण त्याच्या मागोमाग जाऊया चल श्री सरस्वती देवी म्हणाले बाळे मी पद्म आहे अशा वासनेने तो प्रेरित झाला असून मी दूररोखी गमन करत आहे अशी कल्पना त्याच्या मनात उत्पन्न झाली तू म्हणतेस तर चल आपणही त्याच्या मार्गाने जाऊ कारण परस्परांच्या इच्छांचा भंग करणे ही गोष्ट खऱ्या प्रेमाला कधीही मानवत नाही मग श्री वशिष्ठ म्हणाले रामा अशा रीतीने सरस्वती देवीच्या तात्विक उपदेशामुळे इकडे उदारली सर्व संतापून हो। तिच्या अंतकरणात विदुर्थ राजाचे चित्र आपल्या कारण शरीरात क्लीन झाले आणि त्याच्या देहावर मरण रूपी जड मूर्छेने आपला पगडा बसवला होता इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग पंचावन्न सर्ग छप्पन श्री वसिष्ठ म्हणाले रामचंद्र लीला आणि सरस्वती देवी यांचा हा अशा रीतीचा संवाद चालला असताना त्यांच्या समोर विदुरथ राजाची स्थिती भीषण झाली त्याच्या डोळ्यातील बुबुळे फिरून वर गेले सर्व इंद्रियांचे व्यापार बंद पडले आणि प्राणवायूच्या धुगधुकीशिवाय अन्य कोणतेही जिवंतपणाचे लक्षण त्याच्या ठिकाणी दिसेनासे झाले त्याचा अधोरुष्ट शुष्क होऊन अगदी फिकट दिसू लागला मुखम लाग आणि निष्ठे दिसू लागले त्याला ऊर्ध्व श्वास लागला तेव्हा भ्रमराच्या गुंजाराप्रमाणे त्याच्या श्वासाचा ध्वनी ऐकू येऊ लागला मरण मूर्छारूपी अंधकूपात पडल्यामुळे त्याचे मन विवेक शून्य झाले त्याच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती अंतःकरणात लीन होऊन गेल्यामुळे त्याचे शरीर चित्रातील आकाराप्रमाणे निश्चेष्ट पडले सर्व अवयवांचे चलनवलन थांबल्यामुळे त्याते निश्चल झालेले शरीर हे हुबेहूब एखाद्या पाषाणावर कोरलेल्या प्रतिमेप्रमाणे दिसू लागले एखादा वृक्ष कोसळून पडणार असे जाणवताच त्या वृक्षावर राहणारे पक्षी लागलीच वर आकाशात उडून जावेत त्याप्रमाणे विदुरथ राजाच्या शरीरातील प्राणवायू सूक्ष्मरूप धारण करून क्षणार्थात निघून परंतु ज्याप्रमाणे घराणेंद्रिय वृत्ती वायूशी एकरूपता पावलेल्या सूक्ष्म सुगंधाला जाणते त्याप्रमाणे लीला आणि सरस्वती देवी यांना आपल्या दिव्य दृष्टीमुळे विदुरथ राजाचा रा दिसला तो जीव वायूशी तद्रुप झालेला वासनानुसार आकाशातून संचार करण्याला प्रवृत्त झाला होता ज्याप्रमाणे वायूमध्ये मिसळलेल्या गंधा दोन भ्रमरी जातात त्याप्रमाणे विदुरथ राजाच्या जीव संवे संवेदेमागोमाग लीला आणि सरस्वती देवी जाऊ लागल्या आपणामध्ये स्थित असलेल्या गंधलेखेला वायू जाणतो त्याप्रमाणे मरणरुपी मुरछेचा पगडा नाहीसा झाल्यानंतर विदुर्थ राजाचा जीवात्मा आपला स्वप्नातील व्यवहार पाहू लागला यमांच्या दूताने आपल्याला आकाशात ओढून नेले आहे आपल्या बान, आपवाने पिंडदानादिक्रिया केल्यामुळे यमलोकात जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे सूक्ष्म शरीर आपल्याला प्राप्त झाले आहे मार्गामध्ये आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे सुख भोगत भोगत आपण दूर दूर चाललो आहोत जा मध्ये हजारो प्राणी आपल्या पातकांची फळे भोगत आहेत अशा यम लोकात आपण येऊन पोहोचलो आहोत असे त्याच्यात दृष्टीस पडले नंतर विदुरथाच्या कर्माची चौकशी करून यम आपल्या दूताना होणारा या विदुरथाने दुष्कर्मे केव्हाच केली नाही इतकेच नव्हे तर त्याने नेहमी पुण्यकर्माचेच आचरण केले आहे तसेच भगवती सरस्वतीच्या कृपाछत्राखाली हा लहानाचा मोठा झाला आहे तसेच याचा पूर्वीचा देह जो पद्मराजाचा देह होता त्याच्या अंतःपुरातील पुष्पांच्या राशीमध्ये शवर रूपाने राहिलेला आहे यासाठी या, या विधुरथाला सोडा आणि त्याला आपल्या अतिवाहिक देहाने अंतःपुरातील पुष्पांच्या राशीतील शवामध्ये प्रवेश करू द्या यावर आपल्या स्वामींची ही आज्ञा ऐकताच गोपणीतून दगड फेकला जावं त्याप्रमाणे आपल्याला आकाशात यमदूताने सोडून दिले आहे असे विदुरथाच्या जीवात्म्याला दिसले नंतर विदुरथाची जीवकला आणि सरस्वती देवी अशा तिघी जणी आकाश मार्गात संचार करू लागल्या त्या दोही देवी विदुरथाच्या जीवकलेला पाहत होत्या परंतु त्या, त्या दोही देवीना पाहण्याला विदुरथाचा जीव समर्थ झाला नाही तर अशा स्थितीत लीला सरस्वती त्या विद्युरथाच्या जीवसंविधे मागून आपल्या सांकल्पिक देहाकाशातून जाता जाता दा अनेक लोकांचे उल्लंघन करीत एका ब्रह्मांड मंडळाच्या बाहेर पडून दुसऱ्या एका ब्रह्मांड मंडळात प्रविष्ट झाल्या त्यातील भूमंडलावर आल्यानंतर पद्मराजाच्या नगरातील लीलेच्या अंतपुरात विदुरथाची जीवसंविधे येऊन पोहोचली हो वायूची लहर आणि सूर्याची किरणे ज्याप्रमाणे कमलामध्ये प्रवेश करतात प्र... अथवा सुगंध वायूमध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे त्या दोही देवी क्षणात अगदी अनायासाने पद्मराजाच्या अंतपुरा शिरल्या यावर श्री रामाने म्हटले भगवान विदुरथ थर... विदुर लिला पद्मराजाच्या अंतपुरात येत असता तिला मार्ग दाखवण्यासाठी सरस्वती देवीने आपल्या कन्येला पाठवले होते परंतु विदुरथाच्या बरोबर तर कोणीच दिलेले नव्हते मग अशा स्थितीत त्याला चिदाकाशातून बरोबर मार्ग कसा समजला आणि तो पद्मराजाच्या अंतपुरात नेमका कसा आला मग श्री वसिष्ठ म्हणाले अरे राघवा मी पद्मश्री राही अशी वासना धारण करणाऱ्या त्या जीवाच्या हृदयातच हा सर्व प्रकार घडून आला म्हणजे पूर्व वासनेनुसार आपण विदुरस झालो आहोत आणि तेथून आपण पुन्हा पूर्व देहात प्रवेश करतो आहोत असा त्याला भ्रम झाला जीवाचा चिदाकाशातून काल्पनिक प्रवास झाल्यामुळे त्याला वाट दाखवणे वास्तविक कारणच नव्हते रामा जगताचा हा अफाट विस्तार भ्रांतीमय असून हृदयातील वासनाबीजापासून तो उत्पन्न होतो ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याच्यापासून क्रमाक्रमाने वृक्षाचा प्रचंड विस्तार निर्माण होतो त्याप्रमाणे चैतन्यरूपी अणुमध्ये त्याच्या संकल्पामुळे त्रैलक्यांचा समूह भासमान होतो ज्याप्रमाणे एका देशात राहणारा मनुष्य दुसऱ्या एखाद्या दे दूरच्या देशात गुप्तपणे पुरून ठेवलेले आपले ध्वन मनाने निरंतर पाहत असतो त्याप्रमाणे प्रत्येक जीव आपापल्या वासनेनुसार निरनिराळ्या योनीचे आणि जगतांचे भ्रम आपल्या हृदयातच पाहत असतो श्रीराम म्हणाला भगवान आपल्या आप्तबांधवाने पिंडदानादी क्रिया केल्यामुळे यमलोकात जाण्यासाठी आपल्याला एक नवा देह हो प्राप्त झाला आहे असे दिसले असे आपण सांगितले पण यावर मला असे विचारायचे माझ्या आपत बांधवाने मला पिंड दिले आहेत ही वासना तर त्याच्या ठिकाणी उत्पन्न होणे शक्य नसते मग असा जीव यमलोकात कोणत्या शरीराने जातो यावर श्री वशिष्ठ म्हणाले रामा हे सर्व ज्याच्या त्याच्या भावनेवर अवलंबून असते <coughs> मला माझ्या आप्तबांधवाकडून पिंड देण्यात आलेला नाही अशी ज्या जीवाची भावना झाली असे त्याला फल मिळणे शक्य नाही परंतु मला माझ्या बांधवाने पिंड दिलेला आहे अशी भावना ज्या जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होईल त्याला पिंडफल प्राप्त होईल यात शंका नाही कारण जशी चित्ताची भावना तशी जीवाची स्थिती असा झाला ज्ञात्यांचा अनुभव आहे देह जिवंत असता किंवा मृत झाला असता या अनुभवात त्यत येतकिंचितही बदल होऊ शकत नाही मला पिंड देण्यात आला आहे अशी ज्या जीवाची भावना झाली असेल त्याला जरी पिंड देण्यात आलेला नसला तरीही त्याला पिंडदानाचे फल जो पांथ देह तो प्राप्त करतो मला आप्ताने पिंडदान केले नाही अशी ज्याची भावना झालेली असेल त्याला जरी खरोखर पिंड दिलेला असला तरी त्याला पिंडदानाचा येतकिंचितही उपयोग होत नाही नावाने पिंडदान करण्यात आली असेल त्याच्या ठिकाणी सामान्यता तशीच भावना उत्पन्न होण्याला काही हरकत नाही तशी भावना उत्पन्न झाली म्हणजे त्याला पिंडदानादी क्रियांचे फल मिळाल्याशिवाय राहत नाही पण दृढ भावना बलामुळे पदार्थांची स्वाभाविक स्वरूपे बदलतात असाही नियम आहे अमृतासंबंधी दृढ भावना केल्यास विष सुद्धा अमृत होते याच न्यायाने प्रबल भावनावशात असत्य पदार्थ सत्य आहेत असा जीवाला अनुभव येतो सारांश पदार्थांचे अर्थक्रियाकारित्व सर्वस्वी भावनेवर अवलंबून असते परंतु भावना हे कारण वस्तुत सत्य नसल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होणारे कार्य अर्थात जगातील वस्तूजात मिथ्या असून ज्या सद्वस्तूच्या अधिष्ठानावर हा सर्व अभ्यास अज्ञानामुळे केला जातो तेच काय ते सत्य असाच हे रामा तुझ्या बुद्धीचा अचल निश्चय असू दे सृष्टीच्या आरंभापासून महाप्रलयापर्यंत दिसणारे अखिल जगतरूपे कार्य जात किंवा भावने उत्पन्न झाले असल्याचे कोणीही आणि केव्हाही पाहिलेले नाही व ऐकलेले नाही कार्य सत्ता ही नित्य कारणाधीन असते हा सृष्टीतील एक अबाधित आणि अचल असा नियम आहे आता यावर अशी विचारणा तुझ्याकडून होईल की कारणावचन जर कार्य उत्पन्न होत तर सर्व जगाला अधिष्ठानभूत असलेल्या ब्रह्माचेही तुमच्याच म्हणण्याप्रमाणे काहीतरी कारण असले पाहिजे तरी ते कारण कोणते परंतु मुळात शंकाच अव्यर्थ आहे कारण जे अनित्य आणि परप्रकाशित आहे त्याला दुसऱ्या कोणत्या कारणाची अपेक्षा असते परंतु ब्रह्मसत्ता ही नित्य आणि स्वयंप्रकाशी असल्यामुळे तिचे दुसरे कोणतेही कारण असणे असंभव नाही सारांश शुद्ध चैतन्य भ्रांतीने वासनारूपन बनले आहे अशा प्रकारे चैतन्यस वासनारूपी कारण आणि जगतरूपी कार्य बनले असून ते जीवांच्या काल्पनिक व्यवहाराला पात्र झाले श्रीराम म्हणाला ब्रह्मन देह मरण पावल्यानंतर ज्याच्या ठिकाणी माझ्या हातून जीवन चपणे कोणत्याच धर्म झालेला नाही आणि मृत्यूनंतरही माझ्याकरता कोणी दानधर्म केला नाही अशी भावना उत्पन्न झाली असेल अशा जीवाकरता त्याच्या आप्तबांधवाने पुष्कळसा दानधर्म केला तर त्याचा उपयोग त्या जीवाला होतो किंवा तो, तो दानधर्म केवळ निष्फळ होतो दोघांच्या भावनापैकी अधिक प्रबळ भावना, भावना कोणाची समजायची त्यावर श्री वशिष्ठ होणारे रामा भावना ही नेहमी देश काल क्रिया द्रव्य यांच्या योगाने उत्पन्न होत असते ज्या विषयाच्या संबंधात ही भावना उत्पन्न होत असते त्यानुसार कार्य घडून येते मृत माणसाच्या आप्तबांधवांनी शास्त्रोक्त क्रियाकर्म केल्यामुळे आपल्या मृत आत्म्याला त्याचा उपयोग व्हावा अशी दृढ इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली तर भौतिक देह सोडून गेलेल्या जीवाच्या अंतकरणात त्याच्या बांधवांच्या दृढवासनेनुसार प्रेरणा होऊन आपण धर्मवान आहोत असा संस्कार त्याच्या मनावर तत्काल उत्पन्न होतो परंतु याच्या उलटस्थिती असली अर्थात मृतजीवाचे संस्कार नास्तिकपणाचे असले तर मात्र आपतांच्या क्रियाकर्माचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही सारंश मृत जीव आणि त्याचे आप्तबांधव अशा दोघांच्या भावनापैकी जी भावना प्रबल असेल तिचा ज्य होतो यासाठी म्हणूनच रामा शुभ वासना आणि क्रिया नेहमी करत जाव्या असे मी तुला पूर्वीपासून सांगत आलो आहे श्रीरामान विचारले ब्रह्मन देश काल क्रिया वगैरे सहकारी कारणामुळे धर्मविषयक वासना उदित होते असे आपण म्हणतात पण महाप्रलय सृष्टीचा आरंभकाल यांच्या वेळी देशकाला सहकारी कारणांचा अभाव असल्यामुळे वासना उत्पन्न होणे शक्य नाही मग अशा स्थितीत जगताची उत्पत्ती तरी होते कशी श्री वशिष्ठांनी सांगितले हे महापराक्रमी रामा तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे महाप्रलयाच्या वेळी किंवा सृष्टीच्या प्रारंभ काळे देशकालाधिकांचा निसंशय अभाव असतो आणि देशकाला सहकारी कारणांचे अस्तित्व त्यावेळी संभवत नसल्यामुळे दृश्य जगता संबंधाची बुद्धी उत्पन्न होणे शक्य नाही हे तुझे विधान आम्हाला अनुकूल आहे आणि यासाठी आम्ही असा सिद्धांत करतो की, हे दृश्य जग वस्तुता नाही ते कधी उत्पन्न झालेले नाही आणि स्थिती जरी ते भासत असले तरी त्याच्या रूपानेही निर्विकार ब्रह्मस्थित आहे हाच सिद्धांत शेकडो युक्त्यांच्या सहाय्याने आम्ही तुला पुढे पटून देणार आहोत हे रामा म्हणूनच सध्या चालू असलेल्या कथेकडे व्यवस्थित लक्ष दे पूर्वी सांगितल्याप्रमाणे पद्मराजाच्या मंदिरात प्रवेश केल्यावर लीला आणि सरस्वती देवी पाहू लागल्या तो निरनिराळ्या तऱ्हेच्या पुष्पाने श्रंगारण्यात आलेले ते मंदिर वसंत ऋतूप्रमाणे त्यांना अतिशय शीतल वाहतले त्या मंदिरातील सेवक वर्गाचे सर्व व्यापार त्या राजधानीमधील जनतेच्या व्यापाराप्रमाणे थांबलेले असल्यामुळे जिकडे तिकडे शांतता पसरली होती अंतपुरातील पद्मराजाच्या पद्मराजा शवाभोवती मंदार कुंद वगैरे पुष्पांच्या माळा लोबत होत्या त्या पुष्पांच्या राशीत आच्छादित करून ठेवलेले पद्मराजाचे शव हे पूर्वीप्रमाणे दशेच्या तसेच सतेज होते शवाच्या मस्तकाकडील बाजूला जलाने भरलेले कुंभ वगैरे मंगलसूचक पदार्थ ठेवण्यात आलेले होते त्या अंतपुराची सर्व दारे आणि खिडक्याही बंद करण्यात आलेल्या होते पहाटेच्या वेळीवरून काळोखाची गाड झोपी गेलेल्या लोकांचा सारखा श्वास चाललेला होता सारंश पद्मराजाचे ते मंदिर पूर्णचंद्राप्रमाणे रमणीय आपल्या अलौकिक सौंदर्यामुळे इंद्राच्या राजधानीलाही खाली पाहायला लावणारे तसेच ब्रम्हदेवाच्या उत्पत्ती स्थानाप्रमाणे अर्थात नारायणाच्या नाभी कमलाप्रमाणे मनोहर आणि निशब्दतेमुळे शांत आणि प्रसन्न दिसत होते इति श्री वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे सर्ग छप्पन